प्रथमस्कंध आठवाध्याय परीक्षिताचे गर्भादरक्षण कुंतीने केलेली किलेली भगवंताचिस्तुती अणियुधिष्ठिराता शो ओ्रीपरमात्मनेूत उवाच अथ ते समपरेताना स्वानामुदकम्छता सकृष्णा गंगायां पुरस्कृत्य युस्त्रिय सूतमणाले यानंतर पांडव श्रीकृष्णांच्या सह स्त्रियांना पुढे करून मेलेल्या स्वजनांना तिला तेथे ते त्या सर्वांनी मृतबंधूंना तिलांजली दिली आणि पुन्हा विलाप केला त्यानंतर भगवंतांच्या चरणकमलांच्या धुळीने पवित्र झालेल्या गंगाजलात पुन्हा स्नान केले कुरुराज महाराज युधिष्ठिर त्यांचे बंधू धृतराष्ट्र पुत्रशोकाने व्याकुळ झालेली गांधारी कुंती आणि द्रौपदी असे सर्वजण स्वजनांच्या साठी शोक करीत होते भगवान श्रीकृष्णाने तेंते सांत्वन करून त्यांची समजूत घातली की संसारातील सर्व प्राणी कालाच्या अधीन आहेत मृत्यूपासून कोणाचीही सुटका होऊ शकत नाही अशा प्रकारे धूर्तबंधूंनी कपटाने हिसकावून घेतलेले राज्य भगवान श्रीकृष्णाने अजातशत्रु युधिष्ठिर महाराजांना त्यांचे त्यांना देऊन टाकले तसेच द्रौपदीच्या केशसंभाराला स्पर्श केल्याने आयुष्यक्षीण झालेल्या दुष्ट राजांचा वध करविला त्याचप्रमाणे उत्तम सामग्री आणि पुरोहितांद्वारे युधिष्ठिराकडून तीन अश्वमेघ यज्ञ करविले याप्रमाणे शंभर यज्ञ करणाऱ्या इंद्राच्या यशाप्रमाणे युधिष्ठिराचे पवित्र यश दशदिशात पसरविले तदनंतर भगवान श्रीकृष्णांनी तिथून जाण्याचा विचार केला व्यास आदी ब्राह्मणांचा सत्कार करून पांडवांचा निरोप घेतला त्या सर्वांनीही भगवान श्रीकृष्णांचा मोठाच सत्कार केला त्यानंतर श्रीकृष्ण सात्यिकी आणि उद्धवासह द्वारकेला जाण्यासाठी म्हणून रथावर आरूढ झाले त्याच वेळी त्यांनी पाहिले की भयाने विव्वळ झालेली उत्तरा समोरून पळत पळत येत आहे उत्तरा म्हणाली देवाधि देवा जगदीश्वरा आपण महान योगी आहात आपण माझे रक्षण करा या मला अभय देना आप्य को नहीं कारण इधे तो प्रत्येक जन दुसा मृत्यूला कारण होता है हे प्रभो आपन सब शक्तिमान आहत तप्त हा लोखंडी बाण मजाक वेगा स्वामी हा मे खुशाल भस्म करो परंतु यने माजा गर्भाला धक्का पोचवू नवे सुत म्हणाले तिचे कर्णावचन ऐकताच भक्तवत्सल भगवान समजून चुकले की अश्वत्थाम्यानेच पांडवांचा ना वंच नाही साकारण्यासाठी ब्रम्मास्त्राचा प्रयोग केलेला आहे हे मुनुष्रेठ जळत असलेले पाच बाण आपल्याकडेच येत असलेले पांडवांनी त्याच वेळेला पाहिली म्हणून त्यांनीही आपापली अस्त्रे सज्ज केली सर्व शक्तिमान भगवान श्रीकृष्णांनी आपल्या अनन्य प्रेमी भक्तांवर संकट आलेले पाहून आपल्या सुदर्शन चक्राने त्यांचे रक्षण केले योगेश्वर श्रीकृष्ण सर्व प्राण्यांच्या हृदयात आत्मरूपाने विराजमान आहे पांडवांची वंश चालू राहण्यासाठी त्यांनी आपल्या मायेने उत्तरेचा गर्भ आच्छादित केला शौनका जरी ब्रम्मास्त्र हे अमोघ आहे आणि त्याला प्रतिकार करण्याचा कोणताच उपाय नाही तरी भगवान श्रीकृष्णांच्या तेजासमोर आल्यावर ते आल्या शांत झाले हे आश्चर्य समजण्यासारखे काही कारण नाही कारण भगवान श्रीकृष्ण तर सर्व आश्चर्याचे निधन आहे ते स्वतः अजन्मा असूनही आपल्या मायेच्या योगाने या विश्वाची उत्पत्ती रक्षण आणि संहार करतात जेव्हा भगवान श्रीकृष्ण जाण्याचे साठी निघाले तेव्हा ब्रह्मास्त्राच्या ज्वालातून मुक्त झालेल्या आपल्या पुत्र आणि द्रौपदीसह सतीकुंतीने या प्रकारे स्तुती केली आपन सर्व जीवान चा बाहेर म्हणाली मी आपणास नमस्कार करते इंद्रियांद्वारा जे काही जाणले जाते त्याच्या तळाशी आपण विद्यमान आहात परंतु आपल्या मायेच्या पडद्याने झाकलेले असतात मी अज्ञानी स्त्री अविनाशी पु पु आपनास कशी जाणू शकेल नटाचा वेश धारण करण्यास प्रत्यक्ष पाहुनी मंदबुद्धीचे लूख ओळखू शकत नाही तसेच आपण आम्हास ओळखू येत नाहीत आपण शुद्ध हृदयांच्या विवेकी जीवनमुक्त परमहंसांच्या हृदयामध्ये आपली प्रेममय भक्ती अंकुरित करण्यासाठी अवतीर्ण झाले आहात मग माझ्यासाठी अल्पबुद्धी माझ्यासारखी अल्पबुद्धी स्त्री आपल्याला कशी ओळखू शकेल हे श्रीकृष्ण वासुदेवा देवकी नंदना नंदगोपाचे लाडके बाळ गोविंदा आपणास आमचा पुनः पुन्हा नमस्कार असो ब्रह्मदेवाचे जन्मस्थान असलेल्या ज्यांच्या नाभीतून कमल प्रकट झाले आहे ज्यांनी सुंदर कमलांची मा धारण केली आहे ज्यांचे नेत्र कमलाप्रमाणे आहेत ज्यांच्या चरणांवर कमलाचे छिन्ह आहे अशा तुम्हाला वारंवार माझा नमस्कार असो हे ऋषिकेशा दुष्टकंसा कैद केलेल्या आणि पुष्कळ दिवस शोकग्रस्त असलेल्या देवकीचे आपण जसे रक्षण केलेत त्याचप्रमाणे माझे आणि माझ्या पुत्रांचे वेळोवेळी संकटापासून रक्षण केले आपण आमचे स्वामी आहात सर्व शक्तिमान आहात संकट निवारणाचे किती म्हणून प्रसंग सांगावेत विषय प्रयोगापासून लाक्षाग्रहाला लागलेल्या भयानक आगीपासून हिडिंब इत्यादी राक्षसांच्या तावडीतून दुष्टांच्या द्यूतसभेच्या वेळी वनवासातील आपत्तीपासून अनेक वेळा झालेल्या युद्धांच्या वेळी महारथ्यांच्या अस्त्रापासून आणि आता अश्वत्थाम्याच्या ब्रह्मास्त्रापासून आपण आमचे रक्षण केलेत हे जगद्गुरु आमच्या जीवनात पावला पावला गणिक आमच्यावर संकट येत राहोत कारण संकटांच्या वेळीच आपले निश्चित दर्शन होते आणि दर्शनानंतर तर जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सुटका होती उच्च कुळात जन्म विद्या आणि संपत्ती यामुळे गर्विष्ठ झालेली माणसे तर आपले नाव घेऊ शकत नाही कारण आपण स्वतःजवळ प्रापंचिक वस्तू आणि वासना न ठेवणाऱ्यांनाच दर्शन देता आपण निर्धनांचे धन आहात मायेचा प्रपंच आपल्याला स्पर्श करू शकत नाही आपण आत्मानंदच रममाण असता आपण परमशांत स्वरूप आहात मोक्षाचे आपणच अधिपती आहात आपल्याला मी वारंवार नमस्कार करते मी आपल्याला अनादी अनंत सर्वव्यापक सर्वांचे सर्वांचे काल काळस्वरूप असलेले असे महेश परमेश्वर समस्ते भेदभावामुळे आपापसात आप कलह करणाऱ्या सर्वांमध्ये आपण मात्र समान रुपाने संचार करीत असता भगवन आपण जेव्हा मनुष्यासारखी लीला करता तेव्हा काय करू इच्छिता हे कोणाला समजत नाही कोणी प्रिय नाही कोणी अप्रिय नाही आपल्या संबंधी आत्मा आहात विस्वरूप आहात आपण जन्म घेत नाही ना तरी सुद्धा पशुपक्षी मनुष्य ऋषी जलचर आदी योनीत आपण जन्म घेता आणि त्या योनीनुसार दिव्य कर्मे करता ही आपली लीलाच होय जेव्हा आपण दह्याचा डेरा फोडला तेव्हा यशोदा माता रागावली आणि तिने आपल्याला बांधण्यासाठी हातात दोरी घेतली ते पाहून आपल्या डोळ्यात अश्रू आले त्यामुळे काजळ ओघळू लागले डोळे बावरले आणि आपण मान खाली घालून उभे राहिला तेव्हाच्या आपल्या त्या ली छबीची आठवण चे होऊन मी मोहित होऊन जाते भय ही ज्याला भीती त्याची ही काय अवस्था आता आपण अजन्मा असूनही जन्म घेतल्याचे कारण सांगताना काही महापुरुष असे म्हणतात की ज्याप्रमाणे मलयपर्वताची कीर्ती पसरवण्यासाठी तेथे चंदनाची झाडे प्रकट होतात त्याप्रमाणे आपला प्रिय भक्त पुण्यश्लोक राजा यदूची कीर्ती पसरविण्यासाठी आपण त्याच्या वंशामध्ये अवतार घेतला आहे अन्य काही असे म्हणतात की वसुदेव देवगीने पूर्वजन्मामध्ये सुतपा आणि पृष्णीच्या रूपाने आपल्याकडून हाच वर मागितला होता म्हणूनच आपण अजन्मा असूनही जगाचे कल्याण आणि दैत्यांचा नाश करण्यासाठी त्यांचे पुत्र झालात दुसरे काही असे म्हणतात की समुद्रात बुडणाऱ्या जहाजाप्रमाणे दैत्यांच्या भारामुळे ही पृथ्वी अस्थिर पीडित झाली तेव्हा ब्रह्मदेवाच्या प्रार्थनेने पृथ्वीता भार हलका करना आपन प्रकट झाला काही महापुरुष असे म्हणतात की जे लोक या संसारात अज्ञान वासना आणि कर्मबंधना जखडल्यामुळे पीडित झाले आहेत त्यांनी श्रवण आणि स्मरण करण्या योग्य लीला करण्याच्या विचारानेच आपण अवतार धारण केला भक्तजन वारंवार आपल्या चरित्राचे श्रवण गायन कीर्तनं आणि स्मरण करून आनंदित होतात त्यांना आपल्या चरणकमला तत्काळ दर्शन होते त्यामुळे त्यांचा जन्म मृत्यूचा प्रवाह कायमचा थांबतो भक्तांच्या इच्छा पुरवणाऱ्या हे प्रभो आजच आपण आपल्या आश्रयाला आलेल्या आणि सोये असलेल्या आम्हाला सोडून जाणार काय राजांच्या वधाचे पाप केलेल्या आम्हाला आपण चरणकमलांखेरीज अन्य कोणताही आश्रय नाही जसे जीव नसेल तर इंद्रिय शक्तीही होतात त्याचप्रमाणे आपण पाहिले नाही तर यदवंशी आणि पांडव यांच्या नावारूपाला काय किंमत आहे हे गदाधारी आपन युक्त अशी ही कुरु देशाची भूमी आज जशी शोभायमान झाली आहे तशी आपल्या निघून जाणारे जाण्याने ना राहणार नाही ना ना ना ना ना आपल्या दृष्टीच्या प्रभावानेच हा देश धनधान्य आणि लता समृद्ध झाला आहे ही वने हे पर्वत नद्या आणि समुद्र सुद्धा आपल्या दृष्टिक्षेपाने वृद्धिंगत होत आहे आपण विश्वाचे स्वामी आत्मा आणि विश्वरूप आहात यद्वंशी आणि पांडव यांचे विषयी माझे मनात फारच ममता निर्माण झाले आपण माझे हे स्नेपाश तोडून टाकावेत श्रीकृष्णा ज्याप्रमाणे गंगेचा धारा अखंडपणे समुद्रात मिळून जातात त्याचप्रमाणे माझी बुद्धी इकडे तिकडे सैराभैर न होता केवळ आपल्यावर निरंतर प्रेम करीत राहू हे श्रीकृष्णा अर्जुनाच्या प्रियसख्या यद्वशीरोमणे आपण पृथ्वीला भारभूत झालेल्या राजवेषधारी दैत्यांना जाळण्यासाठी अग्निस्वरूप आहात आपली शक्ती अनंत आहे हे गोविंदा आपला हा अवतार गायी ब्राह्मण आणि देवता यांचे दुःख नाहीसे करण्यासाठी आहे योगेश्वरा चराचराचे गुरु भगवंता मी आपणास नमस्कार करते अशा प्रकारे कुंतीने मोठ्या मधुर शब्दांनी भगवंतांच्या अधिकाधिक लीलांचे वर्णन केले हे सर्व ऐकून भगवान श्रीकृष्ण ला करू लागले ते कुंतीला म्हणाले ठीक आहे आणि ते थोडून परत आले तेथे कुंती सुभद्रा आदींचा निरोप घेऊन ते जेव्हा द्वारकेला जाऊ लागले तेव्हा राजा युधिष्ठराने त्यांना मोठ्या प्रेमाने थांबवून घेतले आपले बांधव मारले गेल्याने राजा युधिष्ठिर अत्यंत शोकाकुल झाला होता भगवंतांच्या लिलांचे मर्म जाणणारे व्यासांसारखे महर्षी आणि अद्भुत चरित्र दाखवणारे स्वतः भगवान श्रीकृष्ण यांनीही अनेक ऐतिहासिक घटना सांगून त्याला समजावण्याचा प्रयत्न केला परंतु त्याचे समाधान झाले नाही तो शोक करीतच राहिला शोनगादी ऋषींना धर्मपुत्र म्हणू लागला माझ्या दुरात्म्या हृदयात कोल्ह्या कुत्र्यांचा आहार असलेल्या या शरीरासाठी मी अनेक अक्षविणी सैन्याचा नाश केला मी बालक ब्राह्मण सोरे मित्र काका बंधू आणि गुरुजनांशी द्रोह केला आहे कोट्यावधी वर्षानंतरही माझी नरकातून सुटका होणार नाही राजाने प्रजेचे पालन करण्यासाठी धर्मयुद्धामध्ये शत्रूंचा वध केला तर त्यास पाप लागत नाही या शास्त्र वचनाचे माझे मात्र समाधान होत नाही स्त्रियांचे पती आणि बांधवांना मारल्यामुळे माझ्याकडून त्यांचा जो अपराध झाला आहे त्याचे परिमार्जन यज्ञ यागादी कर्मा करू शकणार नाही जसे चिखलाने स्वच्छ करता येत नाही मदिरेनेच मदिरेची अपवित्रता नाहीशी करता येत नाही त्याचप्रमाणे अनेकहिंसायुक्तयज्ञानी एका प्राण्याच्या हत्येच हि परीमाजन होत नाही यन पंकाभ सुरया वा सुराकृत भूतहत्या तथका नयज्ञर्माष्टुमर्हती महाप्राणे इत्रीभागवते महाप्रणे पारहस्या संहिता नाम कुंतीस्तिधिष्ठिराम अष्टमोध्याय श्रीकृष्णापणस्त